धर्माचे सार अस्ताव्यस्त जीवन जगणे घाई गर्दी करणे दिवस व्यस्त राहणे प्रत्येक क्षणी कामातच लागून राहणे यामुळे मनावर भयंकर तान उत्पन्न होतो म्हणून आपले दैनंदिन जीवन विवेकपूर्ण आखणे आवश्यक आहे प्रामाणिक संयमित सज्जनतेचे नियमित व सुव्यवस्थित हलके फुलके जीवन जगूनच मानसिक शक्तींचा सदुपयोग होतो आणि ईश्वराने दिलेल्या क्षमतेचा पुरेपूर लाभ मिळविण्याची संधी मिळते कर्तव्याचे पालन करण्यात आनंद घ्या आणि विघ्नांना न घाबरता त्यांच्याशी संघर्ष करा हेच धर्माचे सार आहे